योहान अध्याय तेरा मग व लांडन सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवट पर्यंत प्रीती केली मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमुनाचा मुलगा येहोदाईस करत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती द्यावे असे आधीच घालून दिले असताना आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून येशू जेवणावरून उठला त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेज बांधला मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेज बांधलेल्या रुमालाने पुसू लागला मग तो शिमन पेत्राकडे आला पण पेत्र त्याला म्हणाला प्रभू तू माझे पाय धुणार काय येशुने उत्तर दिले मी आता जे करीत आहे ते तुला आता कळणार नाही तर पुढे तुला कळेल पेत्र त्याला म्हणाला तू माझे पाय कधी धुवायचे नाही येशुने उत्तर दिले जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बर वाटा नाही शिमोन पेत्राने उत्तर दिले मग प्रभू माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा येशून उत्तर दिले ज्यांची आंघोळ झाली आहे त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल कारण तो स्वच्छच आहे तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत आपल्याला कोण धरून देणार हे येशुला माहीत होते म्हणून तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत असे तो म्हणाला जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्य घातली व आपल्या जागेवर आला त्याने त्यांना विचारले मी काय केले समझले का गुरुजी और प्रभु मनता योग्य मनता कारण मी तो प्रभु गुरु ही, मी धुतले, तर ही एक धुआ कारण जसे मी के मी तुम उदाहरण घूमन दिख संग दासपेक्षा श्रेष्ठ नहीं आठवीले ज्यावि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही ज्यांना मी निवडले ते मला माहित आहेत परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचललेली आहे हे होण्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा की मी तो आहे मी तुम्हाला खरे सांगतो ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो, तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो तुमच्यातील एक जण मला धरून देईल तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले आणि ज्याच्यावर येशू प्रीती करीत असे असा त्याच्या शिष्यातील एक जन येशूच्या जवळ खेटून बसला होता शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुनावले आणि म्हणाला जे त्याविषयी बोलतो तो कोण आहे हे विचार तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याला म्हणाला प्रभू तो कोण आहे येशूने उत्तर दिले ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहोदा इस्कोरियोत याला दिला त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला मग येशुने त्याला म्हटले तुला जे करायचे आहे ते लवकर कर पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही कारण यहुदा जवळ पैशाचा व्यवहार होता काहीना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरीबाला काही देण्याविषयी सांगत आहे येहुदा ने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला कारण ती वेळ रात्रीची होती तो गेल्यावर येशू म्हणाला आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठाई देवाचे गौरव झाले आहे देव आपल्या ठाई गौरव करील तो गौरव लवकर करीन मेला अजुन थोड़ा वे मी तुम बर है तुम्हें शोध करा जसे मी ये मी जो तुम्हारे तसे तुम संगत मी तुम्हारा नवी आज्ञा देते एकमेकोर प्रीति करा जी मी तुम्हारे प्रीति के लिए तीस तुम्हें ही एकमे करा तुमची एकमेकांवर प्रीती असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात शिमोन पेत्र त्याला म्हणाला प्रभू तुम्ही कोठे जात आहात येशुने उत्तर दिले जेथे मी जातो तेथे ते तुझ्याने येता येणार नाही पण नंतर तू माझ्या मागे येशील पेत्र त्याला म्हणाला माझ्याने आता तुमच्या मागे काय येणार नाही मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे मग येशूने उत्तर दिले तू खरो जीव जो सा देशील मी खरे संग मला तीन वेला नाकारी पर्यत को आरवि